अध्याय विसावा महाराज पृथ्वीच्या यज्ञशाळेत भगवान श्री विष्णूंचा प्रादुर्भाव नेत्रेय म्हणतात पृथूंच्या नव्याण्णव यज्ञांनी यज्ञ भोक्ता यज्ञेश्वर भगवान विष्णूंना म्हणाले राजन इंद्राने तुझ्या शंभर अश्वमेध यज्ञ करण्याच्या संकल्पात विघ्न आणले आता तो तुझी क्षमा मागत आहे तू त्याला क्षमा कर हे राजा जे थोर पुरुष ते द्रोह करीत साधुन दुसर जीवन आत्मा जर तुझे सर्खे देव तुझाज से अविद्या वसना समझे आसक्त हो अशा प्रकारे जो या शरीरातच असत्त नाही तो विवेकी पुरुष या शरीराने उत्पन्न केलेले घर पुत्र धन यामध्ये कशी महत्ता ठेवी हा आत्मा एक शुद्ध स्वयंप्रकाश निर्गुण तीन गुणांचे आश्रयस्थान सर्व व्यापक माया आवरण शून्य सर्वांचा साक्षी तसेच दुसऱ्या आत्म्याने रहित आहे म्हणून शरीरापासून भिन्न आहे जो पुरुष या देहस्थित आत्म्याला अशा प्रकारे शरीरापेक्षा वेगळा आहे हे, हे जाणतो तो प्रकृतीशी संबंध ठेवून सुद्धा तिच्या गुणाने लिप्त होत नाही कारण तो मज परमात राजन जो पुरुष कोणत्याही प्रकारची कामना न ठेवता आपल्या वर्णाश्रम धर्मांच्या द्वारे नियमितपणे श्रद्धापूर्वक माझी आराधना करतो त्याचे चित्त हळूहळू शुद्ध होते चित्त शुद्ध झाल्यावर विषयांशी संबंध राहत नाही आणि त्याला तत्व ज्ञानाची प्राप्ती होते तेव्हा तो माझ्या समतार कैवल्य होय शरीर ज्ञान क्रिया आणि मनाचा साक्षी असून सुद्धा कुठे आत्मा त्यामध्ये गुंतत नाही तो तटस्थ असतो हे जो जाणतो तो मोक्षपदाची प्राप्ती करून घेतो जन्म मरण रूप फेरा पंच महाभूत इंद्रिये इंद्रियाभिमानी देवता आणि चिदाभास या सर्वांचा मिळाप असलेल्या लिंग शरीराला असतो सर्वसाक्षी आत्म्याशी याचा काहीही संबंध नाही माझ्या मध्ये दृढ प्रेम ठेवणारे बुद्धिमान पुरुष संपत्ती किंवा विपत्ती आली तरी कधीही हर्ष शोकाच्या आधी होत नाही म्हणून हे वीर उत्तम मध्यम आणि अधर्म पुरुषांमध्ये तू समान भाव ठेवून सुख दुःख हे एक सारखे समज तसेच मन आणि इंद्र मंत्री आणि सेवकांच्या सहाय्याने सर्व लोकांचे रक्षण कर प्रजेचे पालन करण्यात राजाचे कल्याण आहे यामुळे त्या परलोकात प्रजेच्या पुण्याचा सहावा भाग पुण्य मिळते या विरुद्ध हे अस विचार करून तू श्रेष्ठ ब्राह्मणांना संमत आणि पूर्व परंपरेने प्राप्त झालेल्या धर्माचे मुख्यत आचरण करावे आणि कोठेही आसक्त न होता या पृथ्वीचे न्यायाने पालन करीत राहावे त्यामुळे सर्व प्रजा तुझ्यावर प्रेम करील आणि थोड्याच दिवसात तुला वश करून घेतले आहे म्हणून तुझी इच्छा असेल तो वर मागून घे यज्ञ त किंवा योगाच्या द्वारे माझी प्राप्ती सुलभ नाही ज्यांच्या चित्ता समता आहे त्यांच्याच हृदयात मी राहतो सर्वांचे गुरु श्रीहरी यांनी असे म्हटल्यावर कर्माने लज्जित होऊन त्याच्या चरणावर लोटांगण घालणार होता तेवढ्यात राजाने त्याला प्रेमपूर्वक हृदयाशी धरले आणि त्याच्या विषयीचा द्वेष मनातून काढून टाकला नंतर पृथ्वी विश्वात्ना भक्त वत्स भगवंतांचे पूजन केले आणि क्षणक्षणीच्या वासल्यभावाने थांबवली ते आपल्या कमलदनाप्रमाणे असणाऱ्या नेत्रांनी त्याच्याकडे पाहतच राहिले तेथून त्यांचा पाय निघेला आदिराज पृथूचे डोळे पाण्याने भरून आल्यामुळे तो भगवंतांचे दर्शन घेऊ शकत नव्हता इतकेच काय पण कंठ सदगदीत झाल्या कारणाने काही बोलू शकत नव्हता ठेवले आणि हात जोडून तो स्तब्ध उभा राहिला यावेळी प्रभूंच्या चरणांचा स्पर्श पृथ्वीला झाला होता पण भक्तप्रेमात तल्लीन झाल्यामुळे याचे त्यांना भान नव्हते वस्त्री देवांच्या चरणांचा स्पर्श जमिनीला होत नाही त्यांनी आपला हात गरुडाच्या उंच खांद्यावर ठेवला होता पृथ्वी डोळ्यातील अश्रू पुसून अतृप्त दृष्टीने बुद्धिमान मनुष्य देहानी मान्यांनी भोगण्या योग्य विषय आपल्याकडे कसे मागेल ते तर नरकातील जीवांनाही मिळतात म्हणून हे तुच्छ विषय मी मागत नाही हे नाथ र्ति प्रभु अपले चरण कमल मकरंद रूपी अमृतकण घेन महापुरुषांच्या मुखातून जो वायू बाहेर पडतो त्यामध्ये एवढी शक्ती असते की आपल्या तत्वाचे विस्मरण झालेल्या आमच्या सारख्या अभाग्याना तो पुन्हा तत्वज्ञान करून देतो म्हणून मला दुसरा कोणताही वर नको जे उत्तम कीर्तिमान प्रभो सत्संगामध्ये आपले मंगलमय सुयश दैव ऐकून एखाद्या पशुबुद्धीचा पुरुष भुले तृप्त हो पण गुणग्राही ते कसे विसरू शकेल सर्व प्रकारच्या पुरुषार्थांच्या सिद्धीसाठी स्वत लक्ष्मी, लक्ष्मी प्रमाणे मी सुद्धा पुरुषोत्तमाची सेवाच करू इच्छितो परंतु असे होऊ नये कि एकाच पतीची सेवा करण्यात स्पर्धा लावून आपल्या चरणांशीच मन एकाग्र करण्याने आम्हा दोघांमध्ये कलह निर्माण होईल जगदीश्वरा जगत जननी लक्ष्मीच्या हृदयात माझ्याशी विरोध असण्याची शक्यता आहेच कारण आपल्या ज्या सेवा कार्यात तिला प्रेम वाटते त्यासाठीच मी सुद्धा उत्सुक आहे परंतु आपण दिनांबर दया करणारे आहात त्यांची तुच्छकर्मे सुद्धा आदरयुक्त दृष्टीने पाहता म्हणून मला आशा आहे की आमच्या भांडणात आपण माझीच बाजू आपण तर आपल्या स्वरूपाच रममान आपल्याला लक्ष्मीशी तरी काय देणे आहे मायेचे कार्य अहंकार इत्यादींचा आपल्यामध्ये सर्वथर्म अभाव आहे म्हणूनच निष्काम महात्मे लोक ज्ञान झाल्यानंतरही आपलेच भजन करतात भगवन आपल्या चरणकमलांचे निरंतर चिंतन करणे याखेरीज सत्पुरुषांचे अन्य कोणतेही प्रयोजन आहे असे मला वाटत नाही मी सुद्धा कोणतीही इच्छा मनात न ठेवता आपले भजन करीत आहे आपण मला म्हणालात कि वर मा मला तर आपले हे बोलणे संसारातील मोहात पाडण्यासारखेच वाटते एवढेच काय आपल्या वेदरूप वाणीने सुद्धा जगाला बांधून ठेवले आहे जर त्या वेदवाणीच्या दोरीने लोक बांधले गेले नसते तर मोहवश होऊन त्यांनी सकाम कर्म का केले असते प्रभो आपल्या मायेमुळेच मनुष्य आपल्या वास्तविक स्वरूपाला विनमुख होऊन अज्ञान वश इच्छा करतो असे असताही जसे पिता पुत्राने प्रार्थना न करताही स्वतः भूमपुत्राचे कल्याण करतो त्याप्रमाणे आपणही आमच्या इच्छेची अपेक्षा न करता आमच्या हितासाठी स्वतःच प्रयत्न करावा मैत्री म्हणतात आदिराज पृथ्ने अशी स्तुती केल्यानंतर सर्वसाक्षी श्रीहरी त्याला म्हणाले राजन तुझी माझ्या ठिकाणी भक्ती असो की कि तुझे चित्त माझ्या ठिकाणी असे झाले की तो मनुष्य तरुण कठीण अशी ही माझी कि सोडणे किंवा जिच्या बंधनातून सुटणे अत्यंत कठीण आहे तू आता दक्षतेने माझ्या आज्ञेचे पालन कर हे राजा जो मनुष्य माझ्या आज्ञेचे पालन करतो त्याचे सर्व ठिकाणी कल्याण होते मैत्रिय म्हणतात अशा प्रकारे भगवंतांनी राजशी जे देव ऋषी पितर गंधर्व सिद्ध चारण नाग किन्न अप्सरा मनुष्य पक्षी इत्यादी अनेक प्रकारचे प्राणी आणि भगवंतांचे पार्श्वद आले होते त्या सर्वांचे भगवत बुद्धीने भक्तीपूर्वक स्वतःकडे आकृष्ट करून घेत आपल्या धामाकडे गेले नंतर अव्यक्त स्वरूप असूनही भक्तांसाठी आपले स्वरूप दाखवून अंतर्धान पावलेल्या देवानी देव भगवंतांना नमस्कार करून राजा पृथ्वी सु गेला अध्याय विसावा समाप्त